स्कंध पहिला अध्याय, अध्याय पुत्रप्राप्तीसाठी व्यास तप करतात शिवाने व्यासाना वर दिला ऋषींनी सुताला विचारले हे सुता व्यासानी शुकाला पुराण सांगितले तो शुक कस जन्म पावला हे आम्हाला सांगा त्यावर सूत सांगू लागला पुत्रप्राप्तीसाठी व्यास मेरू पर्वतावर गेले आणि नारद मुनी पासून मिळालेल्या एका उद्देशाने ते निराहार राहून जगदंबा व महादेव यांची आराधना करू लागले कारण शक्तीला सर्वत्र मान्यता मिळते अशक्त पुरुष जगात निंदेला प्राप्त ठरतो शक्तीची प्रशंसा होते कर्णीकार वनामुळे आश्चर्यकारक झालेल्या त्या पर्वत शिखरावर सर्व देवता व तपोबृद्ध मुनी क्रीडा करतात आदित्य वसु रुद्र मरुद्गण अश्विनी कुमार आणि इतरही ब्रह्मदेव वगैरे श्रेष्ठ असलेले मुनी त्या ठिकाणी वास्तव्य करतात संगीत ध्वनीने व्याप्त झालेल्या शिखरावर व्यास तपश्चर्या करू लागले त्यांच्या तेजाने सर्व विश्व व्याप्त झाले त्या पराशर पुत्राच्या जटाही अग्निवर्ण झाल्या त्याचे तेज पाहून इंद्रालाही भय वाटले इंद्र भयाकुल झाल्याचे पाहून रुद्र म्हणाला हे सुरेश्वरा इंद्रा तुला कसले भय निर्माण झाले आहे कोणते दुःख झाले आहे तपस्यावर कधीही क्रोध करू नये तपस्वी कोणाच्याही अकल्याणाची इच्छा करीत नाही मला शक्ती समजून ते तपश्चर्या करतात इंद्राने विचारले व्यासांच्या तपश्चर्याचे कारण काय त्यांचा उद्देश काय शिव म्हणाला पुत्र प्राप्तीसाठी हा सत्यवती पुत्र व्यास दुष्कर तपश्चर्या करीत आहे तपाला आरंभ होऊन शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत म्हणून मी आज त्याला शुभपुत्र देतो असे म्हणून सुप्रसन होऊन शिव व्यासमुनीजवळ गेला आणि म्हणाला हे सत्यवती पुत्रा उठ तुला शुभपुत्र प्राप्त होईल हे निष्पाप तो सर्वत्र तेजोमय ज्ञानी आणि तुझी कीर्ती वृद्धिंगत करणाला होईल तो सात्विक गुणी आणि सद, सद्वर्तन संपन्न असा तुझा होणारा पुत्र सर्वांना नमस्कार केला आणि ते आपल्या आश्रमात गेले बरीच वर्षे तप करून श्रांत झालेले ते मुनी अरणीतील गुप्त अग्नि प्रज्वलित करण्यासाठी मंथन करू लागले परंतु त्याच वेळी त्यांच्या मनात पुत्र चिंता उत्पन्न झाली मथा अर्णी होतो। तसे मला पुत्र कसा प्राप्त स्वीकार करावा पुत्रोत्पादनाविषयी दक्ष आणि पतिव्रता भार्या कोठून मिळणार शिव ही नेहमीच त्रिपाशात गुंगून राहिलेला असतो तेव्हा त्या दुर्घेट गृहस्थाश्रमाचा स्वीकार मी कसा करावा असा विचार तिच्या नेत्र कटाक्ष व्यासमुनीचे मन मदन व्याकुल झाले ते मनाशी म्हणाले ही काम वासना अजिंक्य आहे तेव्हा काय करावे मला फसवण्याकरता आलेल्या ह्या स्त्रीचा मी स्वीकार केला तर इतर तपस्वीजन माझा उपहास करतील शंभर वर्षे तपश्चर्या करणारा हा व्यासमुनी कामाधीन कसा झाला देवकन्याच्या योगाने मला मात्र खरे सुख प्राप्त होणार नाही नारदानी सांगितले होतेच उर्वशीच्या अधीन झाल्यामुळेच पुरु रव्याची हानी झाली तस्मात आता काय करावे असा विचार व्यास करू लगले अध्याय दावा समाप्त